अध्याय दुसरा सूत्र सोळावे द्वैतमूल महो दुःखमृषा सर्व जनक म्हणतात अहो दुःखाचे मूळ कारण द्वैत आहे व त्याचे अन्य अंशात काही नसून हे सर्व दृश्य खोटे आहे मी एक शुद्ध चैतन्य रस आहे राजा जनकांना आत्मज्ञान प्राप्त झाल्याने त्यांची द्वैतभावना संपुष्टात आली सर्व भेद संपून एकत्वाचा बोध झाला मी आणि माझे या भावनाच नाहीशा झाल्या या अनुभूतीमुळे राजा जनक म्हणतात की जगाचे दुखाचे कारण हे द्वैत भावनाच आहे द्वैताचे कारण आहे अहंकार या अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा व परमात्म्यापेक्षा वेगळी मानते हा भेद व भिन्नतेमुळे लोभ मोह स्वार्थ राग तिरस्कार हिंसा आपला परका संग्रह करण्याची वृत्ती इत्यादी दुर्गुणांचा जन्म होतो सर्व अनर्थाचे मूळ हा अहंकार व द्वैत भावना आहे या रोगाचा इलाज व औषध अहंकार दूर करण्याशिवाय दुसरं काहीही नाही अहंकार नष्ट झाल्याने अद्वैताचे ज्ञान होते आणि अद्वैताचे ज्ञान झाल्याने स्वार्थ राग लोभ हिंसा यासारखे रोग आपोआप बरे होतात पण लोक अहंकार अजून बळकट करतात व बाकीच्या रोगांवर उपाय शोधत बसतात तेव्हा त्या रोगांना हो औषध नाही हेच करतित्वापेक्षा मनुष्य स्वतःला वेगळा मानतो तो जगाला तुकड्या तुकड्यात पाहतो तो समजतो की तो एकटा आहे व जगापेक्षा वेगळा आहे मी त्या समग्र अस्तित्वाचा हिस्सा नाही ही जाणीवच दुःखाचे कारण आहे माझे स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानून व्यक्ती इतर संपूर्ण अस्तित्वाशी संघर्ष करतो व प्रकृतीवर सृष्टीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो चोरी हिंसा हत्या सर्व काही करतो हे सर्व आपले स्वतंत्र वेगळे अस्तित्व मानल्यामुळे होते हेच द्वैत आहे हेच दुःखाचे कारण आहे परंतु हे द्वैत खोटे आहे हे तो जाणून घेऊ इच्छित नाही ते जाणल्यास त्याचा अहंकार संपुष्टात येईल अहंकार व सोडून दिला तर तो संपून जाईल अशी त्याला भीती वाटते पण त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याचे काहीच नुकसान होत नाही व तो संपून जातो असंही नाही अहंकारामुळे असलेले त्याचे क्षुद्र अस्तित्व संपले तरी त्याचा संबंध त्या परमश्रेष्ठ एकात्म अस्तित्वाशी येईल व व्यक्ती समष्टीत विलीन होईल मनुष्यत्व संपून तो परमात्म्याशी एकरूप होईल लाट संपून समुद्र होते बीज संपवून वृक्ष होतो मनुष्यत्व संपून परमात्मा होतो जे प्राप्त होईल ते शेकडोपटीने जास्त असेल त्याचे ज्ञान नसल्याने क्षुद्रत्वाला घट्ट धरलेले आहे ज्या दिवशी मनुष्य हे जाणून घेईल की तो त्या समग्र अखंड अस्तित्वाचा हिस्सा आहे त्या अस्तित्वापेक्षा तो वेगळा नाही त्या दिवशी त्याला समग्र एकतेचा बोध होईल व त्याचे सारे दुःख नष्ट होईल परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणेसुद्धा चुकीचे आहे कारण अहंकार कायम ठेवून असे प्रयत्न करणे एक ढोंग आहे मंदिरात जाणे टिळे लावणे पूजापाठ करणे वगैरे सर्व गोष्टी मनुष्याचा अहंकार वाढवतात ज्यामुळे परमात्मा दूर जातो परमात्मा अशा क्रिया व उपकरणानी किंवा साधनानी मिळत नसतो तो तर मिळालेलाच आहे व तुमच्या आत आहे पण अज्ञानामुळे त्याची जाणीव होत नाही त्याच्यावर जणू धूळ बसली आहे ती झटकण्याची गरज आहे त्याची जाणीव झाली तरच अद्वैताची अनुभूती होते तेव्हाच सुखप्राप्ती होईल आनंद होईल केवळ आपले डोळे उघडून आपले वास्तविक रूप पाहण्याची आवश्यकता आहे यात गुरुचे महत्व एवढेच के तो भ्रम नाहीसा करून सत्यत्वाचे दर्शन घडवतो जनकाना या समग्रतेचा अद्वैता आणि म्हणू लागले मी शुद्ध चैतन्य रस आहे सारे भ्रमाचे पडदे दूर झाले व हे गुरुकृपेमुळे साध्य झाले अध्याय दुसरा सूत्र सतरावे बोध मात्रोहम ज्ञानादुपाधी कल्पित मया एवं तो नित्यम निर्विकल्प स्थितीर्म जनक म्हणतात मी फक्त बोध आहे परंतु अज्ञानामुळे उपाधीची कल्पना केली गेली आहे याप्रमाणे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे राजा जनक आपल्या अनुभूतीची अभिव्यक्ती करताना क्रमशः आत्मा म्हणजे काय याचे विवेचन करीत सांगत आहेत कि मी आत्मा असल्यामुळे शुद्ध बोध आहे आत्मरुपाची सृष्टी अखंड आहे त्याचे विभाजन करता येत नाही त्या आत्म्याला तुकड्या तुकड्यात पाहणे चुकीचे आहे आत्मा संपूर्ण आहे त्याला भिन्न भिन्न शरीरात किंवा पदार्थात विभागल्यामुळे त्याची उपयोगीता नष्ट होते समग्रतेचे सौंदर्य नष्ट होते शरीर जसे एक आहे तसेच त्या स्थितीतच ते सुंदर आहे पूर्ण आहे जर प्रत्येक अवयवाला वेगवेगळे मानून त्यांचा एक दुसऱ्याशी संबंध तोडून टाकला तर त्या छिन्न विच्छिन्न देहाची काय स्थिती होईल अशीच परिस्थिती या जगाची आहे प्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात एकत्वाचा बोध त्यातील आत्म्यामुळे येतो त्याचप्रमाणे सृष्टीत एकत्वाचा बोध करणारे ब्रह्म आहे सृष्टीतल्या भिन्न भिन्न पदार्थात प्राण्यात वस्तूत वेगवेगळे पण नसून एकता आहे परंतु त्यांना नावे वेगवेगळी वेग दिली असल्यामुळे ते वेगवेगळे वेग असल्याचा भास होतो नावे देण्यापूर्वी ते सर्व एकच होते हे वेगवेगळे नामकरण सुद्धा अज्ञानामुळेच केले गेले आहे हात पाय डोळे नाक कान वगैरे अवयवांच्या नावावरून पूर्ण मनुष्याचा बोध झाला जा तर या सर्व अवयवांचा बोध होतो या दृष्टीमुळे परमात्मा आपण हरवून बसलो कारखान्यात वेगवेगळे भाग जोडून ज्याप्रमाणे एक यंत्र निर्माण करतात तसे अवयव जोडून काही हे शरीर तयार केलेले नाही तर एकाच चैतन्य तत्वातून संपूर्ण शरीर विकसित झाले आहे याच प्रमाणे ही सृष्टी म्हणजे केवळ वेगवेगळे वेग भाग एकमेकांशी जोडलेले नसून एकाच चैतन्य तत्वातून विकसित झाली आहे त्यामुळे वेगवेगळे वेग वे यांत्रिक भाग जोडून तयार केलेला माणूस यंत्र माणूस रोबोट होईल तो जिवंत माणूस असू शकत नाही माणसे म्हणजे मोटारीचे प्रकार नाही तर एकच आत्मरूपी जीवनधारा त्यांच्यातून वाहत आहे त्याचप्रमाणे सृष्टी आहे तिच्यात भिन्नता फक्त अज्ञानी माणसानच दिसू शकते ज्ञानी माणसाला त्यात एकताच अनुभवास येते हिंदूंची दृष्टी अद्भुत होती त्यामुळे त्यांनी विश्वपुरुषाची कल्पना केली तसेच सृष्टीच्या सर्व अवयवांना त्या विश्वपुरुषाच्या शरीराचे अवयव असल्याचे मानले त्यामुळे सृष्टीतल्या एकत्वाचा भंग झाला नाही जनक याच सत्याचे उच्चारण करताना सांगतात कि वेगवेगळे नामकरण करण्याची कल्पना ना ही अज्ञानातूनच केली गेली आहे ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही ब्रह्म माहीत नाही तेच या सृष्टीतल्या पदार्थांना वेगळे वेगळे मानून वेगळी वेगळी नावे देतात अन्यथा ही सृष्टी म्हणजे एकच आत्मा आहे जनक म्हणतात की या प्रकारे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे आता माझ्यासाठी कोणतीही आकांक्षा अन्य विचार व विकल्प नाहीत मी एक आहे पूर्ण आहे व ही सृष्टी माझ्यापेक्षा वेगळी नाही अध्याय दुसरा सूत्र अठरावे अहो मय स्थितम विश्वम वस्तुतो नोक्षो वा भ्रांती शांता निराश्रया जनक म्हणतात की आश्चर्य आहे की माझ्यात स्थिर व व्याप्त असणारे विश्व वास्तवात माझ्यात व्याप्त नाही त्यामुळे मला बंधन नाही आणि मोक्षही नाही आश्रयरहित होऊन माझी भ्रांती शांत झाली आहे राजाजनकांना एकत्वाचा बोध झाल्यामुळे हे विश्व व परमात्मा वेगळे नसलेचे ज्ञान झाले परमात्मा हाच आत्मा व हे विश्व त्याचाच विस्तार आहे जेव्हा बंधन असते तेव्हाच मुक्तीची कल्पना करता येते बंधनाचा अर्थ असा होतो की आपण मुक्तीसाठी धडपडतो आहोत व आपल्याला बांधून ठेवणारा कुणी दुसरं आहे अज्ञानाच्या स्थितीत मी विश्वाला आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतो त्यामुळे संसारातून मुक्त होण्याची इच्छा बळगत होतो पण आता मला समजले की हा आत्माच आहे जग नाही त्यामुळे आता कोणतेही बंधन नाही हे विश्व जसे अज्ञानामुळे दिसते तसेच बंधन सुद्धा अज्ञानामुळे होते जर हे जग असत्य म्हणजे मिथ्या असेल तर बंधन सुद्धा मिथ्याच असणार आहे जर बंधन मिथ्या असेल तर मोक्षसुद्धा असत्यच असणार आहे दोन्हीही असत्य आहेत मी आश्रयरहित झालो असून माझा कोणताच आश्रय नाही यास्तव या अज्ञान रूपी बंध मोक्षाचा भ्रम सुद्धा दूर झालेला आहे अज्ञानावस्थेत माझ्यात विश्व सामावले होते पण आता तोही भ्रम नष्ट झाला आता ते विश्व असत्य आहे व ते माझ्यात नसून मी फक्त आत्मा आहे मी अज्ञानामुळे विश्वाला देह इंद्रिय ब्राह्मण क्षत्रिय आश्रमी करता भोगता याप्रमाणे न जाणव अजून काय काय समजलो तेच माझे जग होते व तेच माझे बंधन होते आता ते जग उरले नाही मन बंधन उरले सुद्धा उरलेले नाही आणि बंधन नाही म्हणून मोक्षसुद्धा नाही सशरी विश्व न शुद्ध चेन्मात्र आत्मा चन कल्पनाधुना जनक म्हणतात शरीर युक्त विश्व काही सुद्धा नाही हे निश्चित आहे हे शुद्ध चैतन्य युक्त आत्मा है तर याची कल्पना दुसरे दुसर को पदार्थ करता राजा जनक संगत जर शरीरयुक्त नहीं, तेसे नहीं। ते शुद्ध चैतन्य मात्र आत्मरूप है आत्मा निराकर है वे विश्व साकार अभिव्यक्ति है विश्व आत्म्यापेक्षा वेगे नहीं परंतु आत्मा चाहिए अतरी मग ये कल्पना कश्मीर कल्पना करण्यासाठी दोन गोष्टींची वस्तूंची आवश्यकता असते उदाहरणार्थ दोरीत सापाची कल्पना करण्यासाठी दोरी असते व तिच्यावरून सापाची कल्पना केली जाते म्हणजे निदान बाह्यांची तुलना सापाबरोबर करण्यासाठी या दोन गोष्टीत साम्य असावे लागते पण जेव्हा हे विश्व केवळ आत्मारूप आहे तर त्याचे साम्य अन्य कुणाशी नसल्याने त्याची तुलना व कल्पना कशी करता येणार अध्याय दुसरा सूत्र विसावे शरीरम स्वर्ग नरकौ बंध मोक्ष भयम तथा कल्पना कल्पनामात्रमेवैत किमे कार्यमन जनक म्हणतात हे शरीर स्वर्ग नरक बंध मोक्ष आणि भय या सर्व केवळ कल्पना आहेत त्याच्याशी चैतन्य आत्मेचा काय संबंध म्हणजे काहीच संबंध नाही जनक सांगतात की शरीर स्वर्ग नरक बंधन मोक्ष आणि भय या काल्पनिक गोष्टी आहेत अज्ञानी करता त्या सत्य आहेत व त्याचा त्या बाबींशी संबंध आहे अज्ञानामुळे अज्ञानी माणूस शरीरात जगतो, व शरीर रुपात मरण पावतो अहंकारामुळे तो करता असतो व भोगता सुद्धा असतो तो आपल्या कर्माचे फळ भोगतो आहे मनामुळे स्वर्ग व नरकाचा अनुभव येतो अज्ञानी बंधनात सुद्धा असल्यानं त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो व तो स्वर्ग नरकाच्या कल्पनेने भयभीत झालेला आहे पण ज्याने आत्मस्वरूप प्राप्त केले त्याच्यासाठी या सर्व केवळ कल्पना आहेत व त्याचा या कल्पनांशी काहीही संबंध नाही अध्याय दुसरा सूत्र एकविसाव्या अहो जन समूह हे पे नद्वैतम पश्यतो मम अरण्यम इव संवृत्तम क्वरती करण्यहम जनक म्हणतात आश्चर्य आहे की जनसमूहात सुद्धा मला द्वैत दिसून येत नाही हे सारे माझ्यासाठी प्रमाणे झाले आहे त्यामुळे मी कशाचा लवकर प्रेम करू राजा जनकाना एका नव्या वैचारिक दृष्टीचा लाभ घडला जग तसेच्या तसेच होते पण त्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला हे जग त्यांना कधी सुखकारक तर कधी दुःखदायी वाटत होते ते आता त्यांना ना सुख देते ना दुःख देते प्रेम व घृणा आपले व परके या सर्व मानसिक अवस्था आहेत या गोष्टी आत्म्यासाठी केवळ आहेत पण त्याबद्दल आत्म्याला प्रेम नाही किंवा घृणा सुद्धा नाही आत्म्यासाठी कोणी आपले नाहीत व कुणी परके नाहीत त्याच्यासाठी हा भेद संपुष्टात आलेला आहे त्याची उपस्थिती केवळ द्रष्ट्याची आहे पहिल्यांदा राजा जनक स्वर्ग नरक बंध मोक्ष भय आणि जग यांना कल्पना म्हणतात पण आता तर त्यांना सर्व जनसमूह सुद्धा अरण्यासारखे दिसू लागले आहेत त्यांची कोणतीच खास ममता या जनसमूहाप्रती शिल्लक राहिलेली नाही त्यांना आता हे द्वैत दिसत नाही किंवा हे वेगवेगळे मनुष्य आहेत व त्यात कुणी मित्र व कुणी शत्रू आहेत असेही दिसत नाही सर्वांबद्दलचा व्यक्तिगत भाव नाहीसा झाला आहे सारा जनसमूह त्यांना आत्म्याचेच एक रूप वाटू लागला व वा सर्वात एकत्व भाव दिसू लागला संकुचितपणाच्या साऱ्या मर्यादा निखळून पडल्या जात धर्म भाषा संप्रदाय लिंग राष्ट्रीयता या सर्व कल्पना संपल्या व विश्वबंधुत्वाचा उदय झाला ज्ञानी माणसाची दृष्टी ही अशी असते मानसा माणसामध्ये फरक करण्याची सृष्टीला तुकड्या तुकड्यात बघण्याची दृष्टी नाहीशी झाली राहिले फक्त एक मात्र आत्म्याचे एकच अस्तित्व हे परमश्रेष्ठ ज्ञान राजा जनकांना गुरुकृपेमुळे उपलब्ध झाले असत्याचा त्याग केल्यामुळे राजा जनकांना शाश्वत सत्याची प्राप्ती झाली अध्याय दुसरा सूत्र ना हम देहो ने देहो जीव हिचित हम हम अयमे वहि मे बंध आसिद् जनक म्हणतात ना मी शरीर आहे ना शरीर माझे आहे मी जीवसुद्धा नाही मी निश्चितच चैतन्य आहे जगण्याची इच्छा हेच माझे बंधन होते आत्मज्ञानाच्या स्थितीत राजा जनक जी उत्तुंग आध्यात्मिक उंची गाठू शकले ती फार थोड्या व्यक्तीनं गाठता येते ही खरोखरच अद्भूत घटना आहे एका झटक्यात सर्व बाधा पार करून सर्व बंधने तोडून सर्व विश्वाला द्रष्टा म्हणून पाहण्याची आत्मशक्ती राजा जनकांच्या मध्ये जागृत झाली या सूत्रात तर जगण्याची इच्छा हे सुद्धा बंधन असल्याचे सांगून ती सुद्धा तोडण्याची गरज राजा जनक लक्षात आणून देतात राजा जनक म्हणतात मी केवळ चैतन्य आहे म्हणून मी शरीर नाही व माझे असे शरीर नाही शरीर आत्मा नाही व आत्म्याचे कोणतेही शरीर नसते आत्मा अशरी आहे ही सर्व शरीरे स्वतःच आत्मा असल्याने आत्म्यापेक्षा भिन्न नाहीत भिन्न असेल तर ती बाब माझी आहे असे म्हणता येते मी जीवसुद्धा नाही जन्म व मृत्यू होणारा अहंकार व लोभात सापडणारा अवगुणांचा जीव असतो मी तसा जीव नाही मी तर केवळ आत्मा आहे पंचतत्वानी बनलेले व सोळा तत्वांच्या रुपाने विकसित झालेले हे लिंग शरीर आहे चेतनाशक्तीने युक्त होऊन हे शरीर जीव होते शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच तन्मात्र आहेत यापासून पाच महाभूतांची रचना होऊन आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी निर्माण झाली ही पंचमहाभूत ए दहा इंद्रिय व सोळावे मन या सोळा तत्वांच्या रुपात विकसित व सत्व रजतम या तीन गुणांनी युक्त असे लिंग शरीर आहे ते चैतन्य शक्ते म्हणजे आत्म्याशी संयुक्त होऊन जीव बनते म्हणून जनक म्हणतात की मी केवळ चैतन्य आहे जीवन आहे जनक पुढे सांगतात की माझे बंधन एवढेच होते की मला जगण्याची इच्छा होती ही जगण्याची इच्छा सर्वात मोठी वासना आहे याचा अर्थ असा नाही की आत्महत्या करून जीवन संपवून टाकावं या प्रकाराने केवळ शरीर नष्ट करता येईल परंतु जगण्याची वासना नष्ट होणार नाही त्यामुळे आपल्या अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी पुन्हा शरीर धारण करावे लागते ही अतृप्त वासनाच पुन्हा पुन्हा शरीर धारण करण्यास भाग पाडते ही मनुष्ययोनी कर्मयोनी आहे तशीच भोग योनी, योनी सुद्धा आहे अन्य पशुपक्षी केवळ भोग योनित आहेत मनुष्याजवळ अनेक जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे व वासनांचे संचित भांडार आहे त्यातून थोडेसे संचित तो या जन्मात उपभोगासाठी खर्च करून उरलेले सर्व पुढील जन्मांसाठी सुरक्षित ठेवतो हे मनुष्य शरीर त्यास एका ठराविक कालावधीकरताच प्राप्त होते परंतु वेळेच्या आधी नष्ट केल्यास ते अभोग्य कर्म त्या जीवास पुढच्या जन्मात उपभोगावे लागते म्हणून धर्मशास्त्रात आत्महत्येला पाप मानलेले आहे पाप मानण्याचे कारण असे आहे की ईश्वराने जे शरीर एखाद्या नियुक्त केलेल्या कालावधीसाठी दिलेले आहे ते विकृत करण्यासाठी मनुष्याचा चुकीचा दृष्टिकोनच त्याला कारणीभूत असतो जिज्ञासू साधक असाही प्रश्न विचारतात की जगायचे ते कशासाठी त्याचा काय उद्देश जीवन आपल्याला प्राप्त होते ते कशासाठी जीवनाचे सार काय आहे खाणे पिणे मैथुन करणे मुले निर्माण करणे व शेवटी मरणे हेच जीवन आहे का मुम्यक्ती असे प्रश्न करत नाही तो सरळपणे स्वच्छपणे व निशंक मनाने मुक्तीची इच्छा धरतो बुद्धिमान व्यक्तीच अशा इच्छा मनी धरतात ज्ञानी माणसाच्या सर्व शंका फिटतात त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात मूढ माणसात एवढी जिज्ञासा जागृत होण्यासाठी बुद्धीच नसते या साऱ्या शंका जिज्ञासूंच्या आहेत पण अलीकडे एखाद्या जिन्नासूने प्रश्न केला की त्याला हजार जबाबी उत्तर देणारे सुद्धा एका पायावर उभे असतात त्यांच्याजवळ रेडीमेड उत्तरे तयारच असतात कोणी सांगतात की जीवनाचा उद्देश मुक्ती मिळवणे आहे कोणी म्हणते मोक्षासाठी जीवन आहे कोणी सांगतात सेवेसाठी आहे कोणी म्हणतात की हे जीवन म्हणजे ईश्वर साधन आहे कोणी म्हणतात की जीवन असार आहे त्यात सार का आहे नाही याप्रमाणे वेगवेगळी वेग मते आहेत परंतु जनक म्हणतात की जीवन जसे आहे तसाच त्याचा स्वीकार करा स्वाभाविकपणे जगणे हेच उत्तम आहे याचा तिरस्कार करू नका आणि मोहही धरू नका हे जीवन पापामुळे मिळालेले नाही उलट ते तर परमेश्वराचे वरदान आहे भोगांची इच्छा धरू नका व त्यागाचीही इच्छा करू नका जगण्याची इच्छा धरू नका व मृत्यूचीही इच्छा करू नका ईश्वराने जीवन दिले चांगली गोष्ट आहे तो हे जीवन परत घेईल तरीही हरकत नाही सर्व त्याच्या मर्जीने होऊ द्या तुम्ही विनाकारण याचे उद्दिष्ट ठरवू नका जगण्याच्या इच्छेतून भोगाच्या इच्छेमुळे तुम्ही चोरी हत्या शोषण बेईमानी वगैरे गोष्टी करून स्वतःला जिवंत ठेवाल तर ते सुद्धा पापच आहे जेवढे अधिक जिवंत राहण्याची इच्छा होईल तेवढी अधिक पापे कराल त्यामुळे पाप कर्म न करता स्वाभाविकपणे जेवढे सहजरित्या जगता येईल तेवढे जगा परंतु जेव्हा तुमची स्वतःची जगण्याची इच्छा बळकट होईल तेव्हा पापालाही सुरुवात होईल जगणे शुभ आहे पण जगण्याची वासना पापाकडे नेते म्हणून जर वासना पूर्ण झाली नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल ही इच्छाच तुमचे बंधन होते जनक सुद्धा हेच सांगतात की माझी सुद्धा जगण्याची इच्छा होती व हेच माझे बंधन होते पण आता मात्र मी मुक्त आहे अध्याय दुसरा सूत्र तेवीसाव्हे अहो भुवन विचित्रामंत समुद्य जनक म्हणतात हे केवढे आश्चर्य आहे की विस्तीर्ण समुद्रासारखा मी असून चित्तरूपी हवेमुळे माझ्या जगाच्या रूपाने तरंग निर्माण होतात राजा जनक या सूत्रात उपमा देऊन हे स्पष्ट करू इच्छितात कि आत्मा एखाद्या विशाल समुद्रासारखा आहे ज्याचा कुठच शेवट नाही पण चित्तरूपी हवेमुळे त्यात जे तरंग निर्माण होतात ते जग आहे या तीन तथ्ये सांगितलेली आहेत पहिले हे की आत्मा असीम आहे त्याला मर्यादा नाहीत समुद्राप्रमाणे तो विशाल असून तो सीमाबद्ध नाही ज्याप्रमाणे हवेच्या झोतामुळे समुद्राच्या पाण्यात उंच लहान छोट्या मोठ्या लाटा किंवा तरंग निर्माण होतात त्याचप्रमाणे चित्तरूपी हवेमुळे या आत्म्यात वेगवेगळ्या वासनांचे तरंग निर्माण होतात मनुष्याच्या वासना काम क्रोध लोभ मोह प्रेम घृणा उत्तेजित वृत्ती हे सर्व आत्म्यात निर्माण झालेले तरंगच आहेत मनुष्य ते निर्माण करू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही या तरंगांचेच नाव विश्व किंवा जग आहे पाण्यातले तरंग जसे समुद्रापेक्षा वेगळे नसतात तसेच हे जगसुद्धा आत्म्यापेक्षा वेगळे नाही चित्त हवेप्रमाणे चंचल आहे त्यामुळे आत्मारूपी जगात तरंग निर्माण होणारच योगशास्त्र या चंचलचित्ताच्या वृत्तीच्या निरोधाचा उपदेश करते योगशित्त जर चित्त नियंत्रण व निरोध करता आला तर आत्मरूप होणे शक्य आहे चंद्राचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात पडते पण पर लाटांमुळे ते दिसत नाही लाटा शांत झाल्यावरच त्या बिंबाचे आपण नीट दर्शन घेऊ शकतो अध्याय दुसरा सूत्र चोवीसावे मय अनंत महा चित्त वागतो जनक म्हणतात अनंत महासागराप्रमाणे मी आत्मा असून चित्तरूपी हवा थांबल्यावर जीवरूपी व्यापार्याच्या दुर्दैवाने जगदरूपी नौकेचा नाश होतो जनक म्हणतात आत्मारूपी समुद्र तर शांत आहे निर्मळ आहे क्षोभरहित आहे निर्दोष आहे निर्विकार आहे जर चित्तरूपी हवा नसेल तर त्यात तरंग निर्माण होणार नाहीत या चित्तामुळे आत्मरूपी समुद्रात तरंग निर्माण होतात चित्तवृत्तीमुळे तरंगरूपी वासना निर्माण होतात हे तरंग आत्मरूपी समुद्रापेक्षा वेगळे नाहीत परंतु अहमभावामुळे ते वेगळे वाटू लागतात आपले अस्तित्व वेगळे मानू हे अज्ञान अहंकारामुळे निर्माण होते जगाला आत्म्यापेक्षा वेगळे करणे किंवा नष्ट करणे हे ईश्वरीय नियमांचे उल्लंघन आहे हेच ते पाप आहे ज्याची शिक्षा परमेश्वर जरूर देतो आत्महत्येच्या मागे ही सुद्धा समजूत आहे की ही सुद्धा वासना आहे ज्यांची वासना सर्वात जास्त असेल आणि जग त्या वासना पूर्ण करू शकले नाही तर मग ते आत्महत्येची मदत घेतात आत्महत्या वासनामुक्तीचा उपाय कधीच असू शकत नाही महावीरासारखी व्यक्तिमत्वे आत्मज्ञानी नंतर सुद्धा 40 वर्षे जिवंत राहिली ते म्हणत की जेवढ्या वेळेसाठी हे ईश्वराने शरीर दिले आहे ते योग्य वेळेच्या आधीच एखादं रांजणं किंवा माठासारखं फोडून टाकू हे सुद्धा वासनच आहे या शरीराने माझे काम पूर्ण केले आता त्याला नष्ट करू ही सुद्धा वासनच आहे स्वार्थ आहे हा घट स्वाभाविकपणे जेव्हा फुटणार आहे तेव्हा फुटून जावं फोडण्याची इच्छा उचित नाही दीर्घ उपवास करून जे कोणी प्राणत्याग करू इच्छितात ते सुद्धा महापाप करतात कारण तसे करणे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध आहे अशा व्यक्ती जणू जगताना अशी अडकलतात की असे असेल तसे घडेल तरच जगेन, अन्यथा जगणे व्यर्थ आहे आपली अट आप पूर्ण झाली की आत्महत्या करून घेतात आत्महत्या करणारा मनुष्य मनातून भोगाच्या वासने ग्रस्त आहे म्हणून हे पाप आहे शिवाय अनेकांना आपण मेड्यावर आपल्याला लोकांनी महान समजावं अशीही वासना असते वासनीसाठी केलेला जीवन त्याग हे पापच आहे मग राजा जनक जगण्याच्या इच्छेला बंधन का म्हणतात राजा जनक म्हणतात की इच्छा बंधन आहे जगण्याची इच्छा सुद्धा बंधन आहे जगण्याची इच्छा भोगांच्या इच्छेतून निर्माण होते अधिक जगलो तर अधिक भोग भोगेन अशी भोग आहे जर भोगांची इच्छा नाही अन्य कोणतीही वासना नाही आपले परकेव राग द्वेष नाहीत भेद नाही सर्व सृष्टी आत्म्याचेच रूप जाणवू लागली जेवढ्या वैयक्तिक आकांक्षा होत्या त्या नामशेष झाल्या तरी सुद्धा जगण्याची इच्छा करणे म्हणजे काहीतरी वासना शिल्लक का आहे मोह ममता राग द्वेष मनात कायम आहेत सर्व वासना किंवा इच्छा संपल्यावर शरीर जिवंत राहील पण आकांक्षा रहित राहील साधे निसर्ग सुलभ अस्तित्व राहील जीवन राहील पण कर्म किंवा बदल आग्रह राहणार नाही अशी व्यक्ती जीवनमुक्त होईल असे जगणे ही एक उच्च कोटीची कला आहे या कलेचे ज्ञान नसल्याने अज्ञानी दुखी राहतात दुःख काही भाग्य किंवा नशिब नसते आणि ईश्वराचा शाप सुद्धा नसतो व स्वतंत्र मानण्यामुळेच काम क्रोध लोभ मद मत्सर माया या प्रवृत्ती वाढल्या जगण्याची भोगमय इच्छा निर्माण झाली वासना इच्छा वाढल्या संपत्ती व साधने गोळ्या करण्याची वृत्ती वाढली याप्रमाणे अनेक प्रकारे या, या प्रवृत्तींचा विस्तार होत गेला व मनुष्य स्वतःच विणलेल्या मायाजालात अडकत गेला जनक सांगतात की तरंग म्हणजेच विश्व असून ते आत्मारूपी समुद्रात चित्तरूपी वासनांच्या हवेमुळे निर्माण झालेले आहे हा जीवरूपातला व्यापारी संसारातल्या भोगांची अभिलाषा बाळगतो त्याची जीवन या चित्तरूपी हवेमुळेच चालते म्हणजेच जोपर्यंत हे चित्त रंग आहेत तो पर्यंतच विश्व आहे जर चित्तरूपी हवा जोरात वाहू लागली तर वासना मोह अहंकार लोभ अधिकच वृद्धिंगत होत जात व जगात अन्याय अत्याचार वैमनस्य घृणा हिंसा यांच्यातही वाढ होते परंतु हवा एकदम बंद झाली तर या वासनेमुळे चालणारी हि नाव तेथेच विनाश पावते कारण हवा नसताना ती जाऊ शकत नाही म्हणून चित्तरूपी हवा ही या जगाचा आधार आहे व जीवरूपी व्यापारी तिच्या बळावरच भोगांचा व्यापार प्राप्त करतो पण ह्या जीवरूपी व्यापाऱ्याचा फायदा यातच आहे की हवा जास्त जोराने वाहू नये वादळ वारे निर्माण होऊ नयेत आणि त्याचप्रमाणे हवा एकदम बंद शांतही होऊ नये कारण तसे झाले तर हवा नाही एका हिंदी कवीने जगाचे वर्णन करताना म्हटले आहे की दर्द बी होता रहे, रहे फ्याद भी मर्ज भी कायम रे जिंदा रहे, बीमार भी हेच जगाचे वास्तविक रूप आहे यापेक्षा वेगळ्या रूपातल्या जगाची कल्पना करता येत नाही राजाजनक या सूत्रात जगाला नवे, तर मुक्तीला महत्व देत म्हणतात की जर चित्तरूपी हवेचे बहणे बंद केले तर हे तरंग निर्माणच होणार नाहीत आत्मारूपी समुद्र शांत होईल तरंगरूपी जग विलयला जाईल जीव आपल्या नाव्याचे अस्तित्व टिकवू शकणार नाही जगाबरोबर तेची जी भोगाची देवाण घेवाण आहे ती बंद होईल व या नौकेचा विनाश होईल जीवरूपी व्यापार्याचे हे दुर्दैव ठरेल कारण जीवाचा मुख्य आधार जग आहे भोग आहे वासना आहे पण राजा या दुर्भाग्याला सौभाग्य समजतात जीवासाठी हे दुर्भाग्य वाटत असले तरी जीव या जगापासून वेगळा होऊन आत्मस्वरूपात विलीन होऊन अमृत होतो तरंग संपल्यावर तो समुद्र होतो जीवाचा विनाश झाल्यावर तो आत्मा होतो वास्तवात त्याचे काहीच नुकसान होत नाही तरंगाला समुद्रापेक्षा वेगळे मानण्याची जी भ्रांती होती जे अज्ञान होते ते नष्ट होताच तरंग समुद्र होतो जनक हेच सत्य सांगतात की माझे जीवरूप नाहीसे होऊन आत्मरूप झाले पतंजली मुनी सांगतात की जेव्हा चित्त वृत्ती स्तब्ध होतील तेव्हाच जीव आपल्या रूपात स्थिर राहील अन्य प्रसंगी चित्तातील वृत्तीप्रमाणेच तो होत असतो अध्याय दुसरा सूत्र पंचवीसावे मय्यंत महाभोधा जीव विचय उद्या खेळं प्रविशंती स्वभावत जनक म्हणतात आश्चर्यच आहे की महासागर रूपी आत्मरूप असणाऱ्या माझ्यात जीवरूपी तरंग निर्माण होतात परस्परांशी संघर्ष करतात खेळतात व स्वभावतच लय पावतात राजा जनक अष्टावक्रांच्या समोर आपल्या आत्मानुभूतीची अभिव्यक्ती करीत आहेत अभिव्यक्तीच्या या शेवटच्या सूत्रात राजा जनक अभिव्यक्तीच्या क्षणातील अनुभूतीचा अर्क किंवा सार सांगतात आणि काहीही न लपवता असं सत्य प्रकट करतात की राजा जनकांना खरोखरीच वास्तविक ज्ञान झाले आहे याबद्दल अष्टा खात्री पटावी जनक म्हणतात की मी माझ्या वास्तव रूपात म्हणजे आत्मरूपात आलो आहे मी आता मर्यादा जीव उरलेलो नाही या समुद्रातील एक तरंगण असून विशाल महासागर बनलो आहे आधी सुद्धा महासागरच होतो परंतु अहंकारामुळे अज्ञानामुळे मी जीव रूपात त्या आत्म्यापेक्षा स्वतःला वेगळा मानत होतो माझ्या चित्ताच्या चंचलतेमुळे व अहंकारामुळे हे अज्ञान निर्माण झाले होते आज हा सारा भ्रम नाहीसा झाला असून मी माझ्या वास्तविक आत्मरूपात प्रतिष्ठित झालो आहे अहंकार नष्ट झाला भेद नष्ट झाला एकात्मतेची जाणीवही नष्ट झाली व्यक्ती व समष्टीतला भेदही नाहीसा झाला बिंदू होतो तो आता समुद्र झालो आहे मर्यादित होतो तो आता अमर्यादित असीम झालो आहे सर्व अडथळे दूर झाले आहेत संकुचित त्याची कैद संपली सर्व द्वैतभाव नाहीसा झाला आता मी एकटा आत्मरुपात स्थित आहे ही सर्व गुरुंची कृपा आहे आता या आत्मरुपी महासागरात जीवरुपी तरंग निर्माण होतात परस्परांशी संघर्ष करतात खेळतात व स्वभावतच लयही पावतात यावरून हे तथ्य समजून घ्यायला हवे की एकदा तरंग शांत झाल्यावर पुन्हा का निर्माण होतात किंवा पुन्हा निर्माण होतात याचा अर्थ तरंग शांत झालेले नाहीत बाबत राजा जनक सांगतात की एकदा सर्व शांत झाले तरंग निर्माण होणे बंद झाले मी आपल्या स्वरूपाला जाणले की मी जग नसून आत्मा आहे तरंग नसून समुद्र आहे जीवन नसून आत्मा आहे परंतु चित्ताचा स्वभाव आहे चंचलता यातून तरंग निर्माण होणारच हे वासनेचे तरंग तरीही निर्माण होतात परस्परांशी संघर्ष करतात खेळतात परंतु मी स्वतःला या सर्वांपेक्षा भिन्न मानण्यास शिकलो त्यामुळे या वासना तरंगांचा माझ्यावर काहीच प्रभाव पडत नाही मी या सर्वांचा द्रष्टा झालो आहे साक्षी झालो आहे मी फक्त बघतोय पहिल्यांदा त्या माझ्यावर हुकमत गाजवत असता मी त्यांच्यावर हुकमत गाजवतो मी द्रष्टा झाल्याने आता ते तरंग निर्माण होतात व नंतर आपोआप शांत होतात पहिल्यांदा त्यांना शांत करण्यासाठी योग समाधी जप तप उपासना न जाणव अजून कितीतरी मार्गाने त्यांचा निरोध करण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो पण आता साक्षी द्रष्टा झाल्याने हे तरंग स्वाभाविकपणे शांत होतात मी तर जणू आता त्या सर्व तरंगांच्या खेळांचे नाटक पाहतोय एवढा मी फक्त आता प्रेक्षक व तटस्थ झालो आहे समुद्र किनाऱ्यावर बसून या लाटांचा खेळ पाहतोय हीच आत्मदृष्टी आहे संसार सारा तसाच आहे विश्व तेच आहे त्याच्यात कोणतेही परिवर्तन झालेले नाही कुणा व्यक्तीला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली तरी जगातील गतिविधीत काही बदल होत नसतो केवळ एका ज्ञानी माणसाला जी ज्ञानाची प्राप्ती होते त्यामुळे केवळ त्याची के स्वतःची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते पाहण्याची पद्धत बदलते अज्ञानी मनुष्य जगातील सर्व व्यवहारात गुरफटून जातो ज्ञानी किनारेवर उभा राहतो जगात राहूनही तो जगापासून पाण्यातले कमळ पाण्यापासून अलिप्त राहते तसा अलिप्त राहतो हीच ज्ञानी माणसाची प्राप्ती आहे आत्मज्ञानामुळे मन बुद्धी चित्त व अहंकार हे नष्ट होत नाहीत ते सर्व आत्म्यात विलीन होतात व स्वभावत पुन्हा निर्माण होतात परंतु यांचा पुन्हा पुन्हा निरोध करावा लागत नाही ज्ञानी साक्षी झाल्याने यांचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही राजा जनकाना या एका घटनेत जे प्राप्त झाले ते अमोल आहे अशी घटना हळूहळू घडत नाही तर एका क्षणात घटित होते त्या क्षणी जर साधकाची पूर्वतयारी नसेल तर तो, तो त्या शक्तीला स्वीकारू शकत नाही त्यामुळे त्याला वेड लागू शकते किंवा त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून आत्मज्ञानाची घटना घडताना गुरुची उपस्थिती आवश्यक आहे अचानक होणारे हे संपूर्ण परिवर्तन साधकाच्या शरीराला मनाला इंद्रियांना स्नायूंना हादरवून टाकते हा सामान्य अनुभव नाही हा त्या विराटाचा अनुभव आहे या विराटाच्या दर्शनाने अर्जुन भयभीत झाला होता अर्जुन कृष्णाला म्हणाला की हे आपले तेच मर्यादित करा सामान्य सुखाने सुद्धा मनुष्य बेडा होतो तर त्या विराट ज्ञानाचे सुख तो कसं काय सहजरित्या स्वीकारू शकणार म्हणून गुरु त्यावेळेस मदत करतात सांगितल्याप्रमाणे सुखाचा व दुखाचा भार कमी होतो म्हणून ते सहन करणे शक्य होते राजा जनकानी जे अनुभवले त्याची अभिव्यक्ती करून त्या अनुभवामुळे उद्भवलेला आवेग कमी करतात यासाठी गुरुची उपस्थिती आवश्यक मानलेली आहे